प्रकरण पाच जगतज्योती सुमारे एकोणीसशे नंतर पुढील 25 वर्षांच्या काळात ऑड्री सिनेसृष्टीतील अभिनय सम्राज्ञी ठरली जगातील सिने राज्य करणारी जगतज्योती ठरली तिने एकूण अठ्ठावीस चित्रपटांमध्ये काम केले तसेच तिचे सुरुवातीच्या काळातील जी जी व ऑन डिन हे ब्रॉडवे शोज प्रचंड गाजले त्या रंगभूमीवरील अभिनयाने तिला हॉलिवूडमधील भव्य चित्रपट कंपन्यांचे द्वार उघडून दिले सर्व चित्रपटांपैकी तिचे सुमारे दहा चित्रपट अजूनही अवघ्या जगातील रसिकांच्या मनावर राज्य करतात रोमन हॉलिडे एकोणीशे हा तिचा चिरतरुण चित्रपट आजच्या तरुण पिढीच्या मनाचाही ठाव घेईल असाच आहे साऱ्या कुटुंबाने एकत्र बसून बघावा असा एक चिर तरुण सोजवळ गोडवा त्या चित्रपटात आहे यातील प्रमुख भूमिकेच्या प्रथम पदार्पणातच ऑड्रीला ऑस्कर अवॉर्ड प्रदान करण्यात आले पॅरेमाऊंट कंपनीला कल्पना आली होती की ऑड्रीला मिळालेल्या ऑस्कर अवॉर्डमुळे असोसिएटेड ब्रिटिश पिक्चर्स या कंपनीतर्फेही काम करणारी ऑड्री आता दिवसेंदिवस दुर्मिळ होऊ लागली होती ऑड्रीचे नवीन आंतरराष्ट्रीय स्थान त्या कंपन्यांच्या संघर्षाचेही कारण ठरत होते त्या सगळ्या गोंधळाचा ऑड्रीला त्रास होत होता मग तिने कूर्ट फ्रिंक्स नावाचा एक नवीन एजंट तिचे आर्थिक व्यवहार व करार सांभाळण्यासाठी ठेवला आता तिला सब्रीना, एकोणीसशे चोपन्न या चित्रपटात काम करण्याचे आमंत्रण मिळाले तिचा नायक म्हणून कॅरी ग्रँटचे नाव प्रथम सुचवले गेले परंतु कॅरी ग्रँटने ते नाकारले कारण ग्रेगरी पेकला जशी भीती वाटली होती तशीच कॅरी ग्रँडलाही वाटली की याही चित्रपटात नायिका नायकापेक्षा वरझट ठरेल बिली विल्डर हा सब्रीना या चित्रपटात दिग्दर्शक होता मग कॅरी ग्रँडच्या ऐवजी हम्फ्री बोघट याला नायकाची भूमिका देण्यात आली या सर्व भानकडीकडे ऑड्री पूर्ण दुर्लक्ष करीत असे तिने पूर्ण लक्ष स्वतःच्या पोशाखांचे डिझाईन ठरवण्यात घातले त्या क्षेत्रातील ह्युबर्ट जिवांशी याचे नाव एक कुशल ड्रेस डिझायनर म्हणून विल्डरच्या पत्नीने सुचवले होते ऑड्री स्वतःचे कॉस्च्युम्स ठरवण्यासाठी पॅरिसला गेली ह्युबर्ट जिवांशी हा प्रगतशील प्रतिभावंत फॅशन डिझायनर होता अत्यंत साधेपणाने नायिकेचे स्त्रीत्व व सौंदर्य उठून दिसेल असे पेहराव तो तयार करायचा त्याचे व ऑड्रीचे नेहमी एकमत होत असे करण कारण ऑड्रीलाही भडक आणि उत्तान कपड्यांपेक्षा साधे विनयशील कपडे जास्त आवडत युभट म्हणतो ऑड्री जेव्हा प्रथम माझ्याकडे आली तेव्हा तिने एक साधासा स्वेटर अंगात घातला होता कॉटनची पॅन्ट बॅलेरिनासारखे बूट व इटालियन गोंडोलियर्सची हॅट डोक्यावर त्याच्यावर व्हेनेसिया म्हणजे व्हेनेस असे लिहिलेले होते म्हणजे तो काहीसा गावठी पण तरीही आकर्षक असा वेश होता स्वतःला काय हवे ते तिला चांगलेच समजत असे या साधेपणाच्या निवडीमुळे ह्युबर्ट तिचा आयुष्यभर ड्रेस डिझायनर राहिला व त्यांची शेवटपर्यंत चांगली मैत्री होती सॅबरिनाचे चित्रीकरण सुरू असताना ब्रिटिश वातावरणात काम केलेल्या ऑड्रीला वाटे की आपण एका अमेरिकन फिल्म फॅक्टरीमध्येच काम करीत आहोत अनेक कटू अनुभव तिला येत रोमन हॉलिडेच्या वेळी इटलीतील वातावरण तिला एखाद्या कुटुंबासारखे वाटे पण आता मात्र चित्रपट चित्रपटसृष्टीतला दांभिकपणा अहंकार स्वार्थीपणा याचे कटुदर्शन तिला होऊ लागले सबरीना या चित्रपटामध्ये ऑडरी एका श्रीमंत कुटुंबात काम करणाऱ्या ड्रायव्हरच्या मुलीचे काम करत होती। त्या कुटुंबातील दोन तरुण मुलांच्या भूमिका हम्फ्रे बोघट व विल्यम होल्डन या दोघांनी केल्या होत्या मोठा भाऊ आपल्या लहान भावाच्या व सबरीनाच्या प्रेम प्रकरणात व्यत्यय आणतो अ साधारण सबरीना से कथानक होते सबरीना प्रीमि जेवीं ऑड्री आई तिना कल्डर या दिग्दर्शकाने पैरेमाउंट कंपनी सोडली है हि बी सम खरेतर धक्का बसला एकदा चित्रपटसृष्टि पडद्यामागे कटुते से तिला दर्शन ऑडरी की भूमिका ही, ही खूब गाजली हा भूमिके तिला ऑस्कर नॉमिनेशन ही वॉर एंड पीस एकोशे छप्पन हि मु लियो टॉलस्टॉय की गाजले ही इतिहासा आधारित अ काबरी टॉलस्टॉय ऐना कैरेनिना या कादरी सारखी वॉर एंड पीस जगभर लोकप्रिय होती मदे नेपोलियन संपूर्ण फ्रांस व राज्य करीतान रशियार तेने जी स्वारी के होती घड़ी घटना आथा उपकथा टॉलस्टॉय ने टॉलस्टॉय स्वतः या कादंबरीबद्दल म्हणतो ही काही खरी कादंबरी नव्हे हे तर एक आगळे वेगळे काय इतिहासावर आधारित असली तरी घटनाक्रम मात्र ऐतिहासिक नाही बऱ्याचशा प्रकरणांमध्ये तात्विक चर्चा व वर्णन अधिक आहे तरुण नताशा आणि राजपुत्र आंद्रेया यांची प्रेमकथा या चित्रपटात प्रामुख्याने दाखवली आहे ऑड्रीने नशाची भूमिका केली आहे नेपोलियनच्या रशियावरील स्वाऱ्या व युद्धाचे भव्य देखावे हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे अवघ्या चार तासात टॉल्स्टॉयच्या कादंबरीचे सौंदर्य खुलवताना मूळ कादंबरीतील महत्वाचा भाग सोडून द्यावा लागेल ऑढरी तर कादंबरी हातातून सोडतच नसे त्यातून तिला नताशाच्या अभिनयासाठी काही वेगळी प्रेरणा मिळेल असे काहीतरी ती शोधत असे त्या भूमिकेतून स्वतःचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होईल असे तिला वाटत होते कारण यूमिका हलक्या होत भूमिकेत विविधता होती एक दिवस तिला किशोर वया नाशाच आविष्कार दाखवा लगे तो कभी प्रियक गुखी स्त्री का अभिनय करावा लगे सर्व तिना बेच अवघ होते ऑडरी स्वत वॉर एंड पीस या अभिनया बदल मी स्वतः नताशाचा अभिनय करताना कशा मानसिक अडचणीतून जाते आहे याची कोणालाही कल्पना येत नाही मला स्वतःलाच कायम निश्चयपूर्वक सांगावे लागे हा संवाद मला अशा प्रकारेच बोलायचा आहे माझ्या डोळ्यात अश्रू निर्माण झाले पाहिजेत तो अभिनय मला सुलभ वाटत नव्हता मला जीव तोडून प्रयत्न करावा लागतो मला ही जाणीव होती की माझ्याजवळ पुरेसा अनुभव व पुरेसे ज्ञान नाही माझ्या बऱ्याचशा प्रतिक्रिया अनुभव अथवा ज्ञान यातून न येता स्वतःच्या अंतरस्फूर्तीतून येतात त्यामुळे मलाच माझ्या मनाला घडवावे लागेल तरच नताशाच्या अवघड भूमिकेला न्याय मिळेल वॉर अँड पीस हा उत्कृष्ट चित्रपट असूनही त्याला घवघवीत यश मिळाले नाही कारण प्रेक्षकांना रशियामध्ये फारसा रस नव्हता शिवाय वेळही थोडीशी हुकलेली अशी होती कारण द वर्ल्ड अराऊंड एटी डेज द टेन कमांडमेंट किंवा गॉन विथ द्या समकालीन चित्रपटांचा प्रभाव सिनेरसिकांमध्ये खूपच मोठा होता कादंबरीतील आत्मा चित्रपटांनी गमावला होता असेही काही चित्रपट तज्ज्ञांचे मत होते दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या काळात वयाच्या सोळाव्या वर्षी ऑड्रीने प्रथमच हॉलिवूडचा टॉप हॅट नावाचा चित्रपट पाहिला होता त्यात फ्रेड ऍस्टेअर व जिंजर रॉजस या त्यावेळच्या प्रसिद्ध कलाकारांचे अत्यंत अवघड व कलात्मक नृत्य तिने पाहिले होते जिंजर रॉजर्स ही एकोणीसशे अकरा साली जन्मलेली हॉलिवूडची लोकप्रिय नृत्य तारका होती तर फ्रेड ॲस्टेअर हा अठराशे नव्याण्णव साली जन्मलेला अत्यंत कुशल नर्तक होता जुन्या हॉलिवूडचे ते युग होते त्यानंतर अकरा वर्षांनी ऑड्रिचा फनी फेस या चित्रपटात फ्रेड ॲस्टेअर बरोबर अभिनय व नृत्य करण्याचा योग आला फ्रेड व जिंजर हे उत्तम अभिनेते व गायक होते फ्रेड बरोबर काम करने हे करीला अचानक एक स्वप्न साकार जी एम या कंपनी ने विकत होते पैरेमाउंट नेत काम करना की परवानगी ऑडरी ली फनी फेस मधे ऑड्री एन्य मुल करते ती ए खेड़ी लहानशा पुस्तका दुकाना काम करीत एक प्रसिद्ध फोटोग्राफर तिला बगतो तिचे शालीन खेडवळ नैसर्गिक सौंदर्य त्याला भुरळ घालते एका लोकप्रिय मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचा फोटो देण्यासाठी तो तिला मॉडेलिंग करण्याची विनंती करतो एडन हा चित्रपटाचा निर्माता व स्टॅनले डॉनन हा दिग्दर्शक संपूर्ण चित्रपट संगीत व नृत्यावर आधारलेला ऑड्रीने या चित्रपटात नृत्य तर केलेच पण एक चांगली गायिका म्हणून ती रसिकांसमोर आली फ्रेड तर उत्तम नर्तक व गायक होताच त्याचे तीसहून अधिक संगीत व नृत्यप्रधान चित्रपट व टीव्ही मालिका गाजलेल्या होत्या ऑडरी फ्रेडला अधिक कधीच भेटलेली नव्हती तिने गेली बरीच वर्षे नृत्य केले नव्हते तिने आधी एका निपुण नर्तकाबरोबर सराव करण्याचे ठरवले चित्रीकरण सुरू झाल्यावर प्रथम तिला अतिशय जड गेले संपूर्ण अंग दुखत असेल मग स्वीडिश मसाज घ्यावा लागेल फ्रेड हा अत्यंत सरहृदय मनाचा होता ऑड्री त्याच्याविषयी बोलताना म्हणते मी निपुण नर्तकी की नाही याची मला जाणीव आहे पण फ्रेडने तसे कधी भासू दिले नाही तो मला खूपच सावरून घेत असे माझे पुन्हा पुन्हा रिटेक्स झाल्यावर मी निराश होत असे तेव्हा तो स्वतः मुद्दामच चुका करीत असे हे माझ्या लक्षात ये फ्रेड ॲस्टेअर 51 वर्षाचा होता व ऑड्री 27 वर्षांची फ्रेडची पत्नी लंग्जच्या कॅन्सरने नुकतीच निवर्तली होती फ्रेडची चपळता व नृत्य कौशल्य वाखाणण्यासारखे होते फ्रेड ॲस्टेअर ऑड्रीबद्दल आवर्जून लिहितो खरोखर ऑड्री एक विलक्षण सुंदर मनाची स्त्री मला भेटलेल्या अनेक व्यक्तींपैकी ती एक उत्कृष्ट व्यक्ती मला तिचे गुण तिचे रूप तिचे वागणे तिचा स्वभाव फार आवडत असे ती उत्तम नृत्यांगना होती पण अनेक वर्षात तिने नृत्य केले नव्हते फनी फेस या चित्रपटात नृत्य करण्यासाठी तिने मला पाचारण केले हा मी माझा मोठाच सन्मान समजतो तिने तशी अटच निर्मात्यांना घातली होती की फ्रेड जर माझ्याबरोबर नृत्य करेल तरच हे काम मी स्वीकारेन तिने अशी अट घातली नसती तर आमची कधीच भेट झाली नसती त्या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण पॅरिसमध्ये झाले ते फारच आनंदाचे दिवस होते ही लव्ज अँड शी लव्ज या गाण्यावरील नृत्य शहराबाहेरच्या निसर्गरम्य परिसरात झाले पावसाची संततधार सुरू होती त्या वातावरणात चैतन्यपूर्ण निसर्गातील ते नृत्याचे चित्रीकरण अविस्मरणीयच ठरले त्यावेळी ओल्या हिरवळीवर व चिखलातच नाचावे लागल्यामुळे ऑड्रीला वाटले मी 20 वर्षे वाट बघत होते कधीतरी फ्रेड ॲस्टेअर बरोबर नृत्य करण्याची संधी तिला मिळेल आणि मिळाली तर कुठे चिखलात ऑड्री भलतीच गोड पोरगी होती असे फ्रेड म्हणत असे फेस उच्च संगीत नृत्य प्रेमी रसिकांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाला पण सामान्य प्रेक्षकांना फारसा रुचला नाही परंतु ऑड्रीचे ते मोठेच यश होते जगातील सर्वात सुंदर नायिका व नृत्यांगना म्हणून तिचा नाव लौकिक झाला शिवाय तिच्या स्वतःच्या पसंतीचे तिचे पेहराव वैशिष्ट्यपूर्ण साधे तरीही स्टायलिश असल्यामुळे फॅशनच्या जगतात ऑड्रीचे असाधारण स्थान निर्माण झाले फनी फेससाठी ऑड्रीने पॅरिसच्या एका नावाजलेल्या क्लबमध्ये जे नृत्य केले ते तिचे सोलो नृत्य आधुनिक वेगळ्या पद्धतीचे नृत्य एखाद्या रेखीव चपळ प्रमाणे ती आपले पंख पसरून आवर्तात स्वैर विहार करीत होती असे रसिकांना वाटे तिच्या अंगातील दिव्य दैवी कलागुणांचा तो विलक्षण आकर्षक आविष्कार होता ऑड्रीने केलेला चित्रपटांची कथानके साधी पण प्रभावी होती लव इन द आफ्टरनून एकोणीसशे या चित्रपटात गॅरी कुपर तिचा नायक असतो तो एक खुशाल चेंडू श्रीमंत तरुण असतो तो थोड्याच दिवसात तिचा निरोप घेऊन निघून जाणार असतो परंतु निरोप घेताना दोघांच्याही लक्षात येते की त्यांची मनं एकमेकात गुंतलेली आहेत ती नायिका त्याला सांगत असते की तो गेला म्हणून तिला काहीही फरक पडणार नाही कारण ती स्वतः आर्थिकदृष्ट्या व भावनिक पातळीवर अत्यंत स्वतंत्र अशा व्यक्तिमत्वाची असते तिचा आत्मविश्वास प्रगल्भ असतो ती एक कठोर स्त्री आहे असे तिला वाटत असते निरोप घेतल्यानंतर नायकाची गाडी सुटते त्या त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात पण ती जोरात सांगते अनेक श्रीमंत तरुण माझ्या मागे आहेत माझ्या प्रेमात आहेत प्रेक्षकांना माहीत असते की वास्तविक कोणीही दुसरा तिच्या आयुष्यात नसतो ट्रेन बरोबर ती धावू लागते अश्रूंकडे लक्ष न देता ती ओरडून सांगते की ती अत्यंत सुखी आहे पण प्रेक्षकांचा लक्षात आलेले असते की ती म्हणते ते खरे नाही शेवटी गॅरी कुपर तिला ट्रेनमध्ये ओढून घेतो आणि घट्ट मिठी मारतो खरे तर कथानक फक्त इतकेच असते पण ऑड्रीची ती संवादाची हृदयद्रावक फेक भावनावेग व्यक्त करण्याची तिची मनस्वी झेप भावनिक कल्लोळ लपवण्याची तिची धडपड व अश्रुधारांसह झालेला असह्य भावनांचा उद्रेक या सर्व सूक्ष्म छटांसह तिचा अभिनय एकमेव द्वितीय असा झाला आहे अभिनयात भावनांची उत्कटता महत्वाची आहे त्या उत्कटतेने भूमिकेशी समरस झाल्यावर सहजपणे ऑडरीचा अभिनय उच्च दर्जाचा होत असे या चित्रपटात नायिकेला तर खरोखरच वाटत असते की नायकाने निघून जावे त्याचे स्वतःचे जीवन जगावे तिला माहीत असते की दोघांमधील संघर्ष अटळ असतो हे जरी तिला प्रामाणिकपणे वाटत असले तरी ऑट्रीच्या स्वानुभवातून उफाळून आलेल्या भावना त्यावेळी तिला अनावर झाल्या आहेत आणि तो प्रवेश अविस्मरणीय होण्याच्या मागे स्वतः घेतलेला अनुभव हे कारण असू शकते काल्पनिक कथानकातील भूमिकेला ऑट्रीच्या मनातील तीव्र व्यथा जोडली गेली आहे उत्तम अभिनय उत्तम कथानक उत्कृष्ट दिग्दर्शक व स्वतःचा दुःखद अनुभव ती भूमिका वाटवताना अभिनय कलेशी जोडला जाऊन भावनांचा नैसर्गिक उद्रेक या सर्व घटकांचा परिणाम एकत्र झालेला या ऑटरीच्या चित्रपटातून दिसतो माणसाच्या जगण्याचा अनुभव उत्कट मनस्वी मनोज्ञ असेल दुःखाच्या खोल दरीत कोसळणे अथवा यशाच्या उंच शिखरावर चढणे तर या जीवन अनुभवाचा परिणाम अभिनयावर निश्चित होत असतो बिली विल्डर हा या चित्रपटाचा दिग्दर्शक होता फनी फेसमधील फ्रेड ॲस्टेअर व लव इन द आफ्टरनूनमधील गॅरी कूपर हे दोन्ही नायक ऑड्रीपेक्षा वयाने बरेच मोठे होते व ते तसे दिसतही होते त्यांच्या वयातील फरक प्रेक्षकांना काहीसा का खटकत होता द नन्स स्टोरी एकोणीसशे हा वॉर्नर ब्रदर्स या कंपनीचा भूमिका केलेला चित्रपट। हा त्याच्या काम करावयाचे असते देवावरील अंधश्रद्धा आणि मनातील नैसर्गिक भावना यांचा अंतर्गत संघर्ष ऑड्रीने या चित्रपटात अतिशय सूक्ष्मपणे दाखवला आहे एकीकडे ब्रह्मचर्य पाळण्याचा आदेश व दुसरीकडे आफ्रिकेतील एक तरुण डॉक्टरकडे जबरदस्त ओढ घेणारे तिचे मन या मानसिक कलहात ती सापडते यात शेवटी नायिका दुसऱ्या महायुद्धातील पीडित विस्थापित दुर्दैवी लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेते ही ऑट्रीची भूमिका अतिशय आव्हानात्मक होती यातही दुसऱ्या महायुद्धात भोगलेल्या यातनांच्या आठवणीचे सूक्ष्म धागेदोरे गुंतलेले यातील नायिका सिस्टर ल्यूक ही सुद्धा ऑड्रीप्रमाणे बेल्जियममध्ये जन्मलेली असते युद्ध सुरू झाल्यावर ती एका ब्रिटिश सैनिकाला नाझीनच्या तावडीतून सोडवते तिचा एक भाऊ भूमिगत राहून युद्धविरोधकांना मदत करीत असतो आणि दुसरा भाऊ जर्मन सैन्याच्या तुरुंगात असतो ऑड्रीने जेव्हा हे कथानक वाचले तेव्हा तिने त्यात काम करण्याचा त्वरित होकार दिला ऑड्रिचे करार एम जी एम व पॅरेमाऊंट या कंपन्यांबरोबर असल्यामुळे वॉर्नर ब्रदर्सना त्या दोन्ही कंपन्यांबरोबर करार करावे लागले द नन्स स्टोरीचे कथानक एका सत्यकथेवर आधारित होते मेरी लुईज हेबर्ट्स हिने 17 वर्षे एक मिशनरी न म्हणून आयुष्य घालवले होते दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाल्यानंतर तिने ब्रह्मचर्याची शपथ मोडली व ती बेल्जियममधील युद्धविरोधकांच्या मदतीसाठी काम करू लागली युद्ध संपल्यावर हेबर्ट्स युनायटेड नेशन्सच्या रिलीफ अँड रिहॅबिलिटेशनच्या कार्यक्रमात सामील झाली व तेथे सेवा करू लागली एकीकडे हेबर्ट्सच्या मनामध्ये शपथ मोडल्याची जाणीव बोचतच होती असा या चित्रपटाचा उगम होता युल्म या लेखिकेने या सत्यकथेवर द नन स्टोरी ही कादंबरी लिहिली होती ही कादंबरी व नंतर हा चित्रपट यामुळे युरोपमधील कॅथोलिक समाजात बरीच खळबळ उडाली होती या चित्रपटाचे चित्रीकरण बेल्जियममध्ये झाले होते आफ्रिकेतही जायचे ठरले होते पण त्यावेळी ऑड्रीची प्रकृती तितकीशी बरी नसल्यामुळे तिला ते संकटच वाटले होते तणावपूर्ण चित्रीकरण चालू असताना मध्येच एखादी सिगरेट ओढण्याची ऑड्रीला सवय होती चित्रीकरणानंतर एकदा तिच्याबरोबर नन्सचे काम करणाऱ्या इतर मुली व ऑड्री यांच्या हातात सिगरेट्स होत्या व हसत खेळत गप्पा मारत होत्या त्यावेळी काही बेल्जियम मिशनरीजनी त्यांना पाहिले ते त्या रागाने चांगलेच खवळले त्यांना शांत करण्यासाठी चित्रीकरणाच्या युनिटमधील एक कर्मचारी त्यांना म्हणाला ओहो त्या अमेरिकन नन्स आहेत तेव्हा एक आफ्रिकन मिशनरी म्हणाला ओ आता मला समजले त्यावेळी युरोपमधील वातावरण अमेरिकेतील आधुनिक वातावरणापेक्षा बरेच सनातनी होते आफ्रिकेतील चित्रीकरण ऑडरीला सोपे केले नाही ती तेथेच आजारी पडली रोममध्ये परतल्यानंतर तिला किडनी स्टोनचा त्रास होता हे लक्षात आले त्याची सुरुवात आफ्रिकेतील कांगोमध्ये झाली होती कारण अतिकडक उन्हाळा हेच त्याचे कारण होते आफ्रिकेतील चित्रीकरण तिला चांगलेच बाधले तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली डॉक्टरांनी तिला दोन आठवडे पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला यशाची जबरदस्त किंमतही ऑड्रीला कोणत्या तरी रूपात मोजावी लागतच होती ब्रेकफास्ट ॲट टिफनीज एकोणीसशे एकसष्ट या चित्रपटामध्ये प्रमुख नायिकेचे काम करण्यासाठी एडवर्ड्स या दिग्दर्शकाने ऑड्रीला आमंत्रण दिले त्याचे चित्रीकरण न्यूयॉर्क शहरात आणि पॅरेमाऊंटच्या हॉलिवूड स्टुडिओमध्ये करण्याचे ठरले होते न्यूयॉर्क शहरामध्ये नायिका एका तरुण कादंबरीकाराच्या प्रेमात पडते अशी ही कथा होती मॅन हॅटन मधल्या झगमगत्या जीवनाची झलक दाखवली होती ही भूमिका करण्याची सवय तिच्या आतापर्यंतच्या व्यक्तिरेखा अधिक भावना प्रधान व सखोल अशा होत्या त्यामुळे ऑड्रीच्या मनाला ती भूमिका भावली नव्हती तिच्या पतीच्या सल्ल्यावरून ऑड्रीने ही भूमिका स्वीकारली कारण तिच्या भूमिकांमध्ये विविधता असावी असे त्याचे मत होते या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य असे की युबर्ट या ऑड्रीच्या काराने अतिशय उत्तम कॉस्च्युम्स व दागिने निवडलेले होते हेन्री मेन्सिनी या संगीतकाराने संगीत दिलेले मून रिवर हे गाणे ऑड्रीने गायलेले होते हेन्री मेन्सिनी याबद्दल एक आठवण सांगतो पॅरेमाऊंटच्या नव्या प्रेसिडेंटने मून रिवर हे गाणे जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला की हे गाणे चित्रपटातून वगळून टाकू त्यावर ऑड्री खुर्चीतून ताडकन उठली व म्हणाली की त्यासाठी माझ्या निर्जीव शरीरावरून जावे लागेल त्यावेळी मेल फेरनने तिच्या पतीने तिला थोपटून शांत केले मेन्सिनी पुढे म्हणतो इतका तोल ढळलेली ऑड्री मी प्रथमच पाहिली कारण मुळात ती अत्यंत शांत व सहनशील होती या चित्रपटातील फॅशन्स अतिशय लोकप्रिय झाल्या वेट अंटिल डार्क एकोणीसशे सदुसष्ट हा ऑटरीची वेगळीच भूमिका असलेला चित्रपट यात ती एका आंधळ्या मुलीची भूमिका करते एका अपघातात यातील नायिकेचे डोळे गेलेले असतात तिचा फोटोग्राफर पती कामानिमित्त नेहमी दौऱ्यावर जात असतो यातील आंधळ्या मुलीच्या भूमिकेमुळे हा चित्रपट लक्षात राहण्याजोगा ठरला ऑड्रीला ही भूमिका तणावपूर्ण वाटत असे त्याच त्याचवेळी पती मेल फेरर व ऑड्री यांचे तुटू लागलेले विवाह संबंध हे सुद्धा ऑड्रीच्या अस्वस्थतेचे कारण होते एकोणीसशे त्रेसष्टच्या मेमध्ये ऑड्री व तिचा पती मेल फेरर न्यूयॉर्कमध्ये केले डेमोक्रॅटिक या राजकीय पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी ऑड्रीला कळवले होते की प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांचा सेहेचाळीसावा वाढदिवस एका हॉटेलमध्ये साजरा होणार होता त्यासाठी ऑड्रीने हे अनपेक्षित आमंत्रण तिला अतिशय आनंद झाला प्रेसिडेंट केनेडीने तिला बऱ्याच वेगवेगळ्या प्रसंगी व्हाईट हाऊसमधून स्वतः फोन केला होता तिच्या भूमिकांचे मनापासून कौतुक केले होते आणि तिला असेही सांगितले होते की ते तिचे नंबर वन फॅन होते जेव्हा ऑड्री हॅपी बर्थ डे मिस्टर प्रेसिडेंट हे गाणे गाण्यासाठी उठून उभी राहिली तेव्हा प्रेसिडेंट आश्चर्यानंदाने अवाग झाले जगत जे जेत्या ऑड्रीच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण होता